श्रीमद् भागवत महापुराण स्कंध पाचवा अध्याय पंचवीसावा श्री शंकर्षण देवांचे विवरण आणि स्तुती श्री शुकाचार्य म्हणतात पाताळ लोकाच्या खाली तीस हजार योजनेअंतरावर अनंत नावाची भगवंतांची तामसी नित्यकला आहे <coughs> ही अहंकाररूप असल्याने द्रष्टा आणि दृश्याला एकत्रित करते म्हणूनच पाचरात्र तंत्राचे अनुयायी भक्त हिला संकर्षण म्हणतात या भगवान अनंताना एक हजार फण आहेत त्यांपैकी एकीवर ठेलेले हे सर्व भूमंडळ मोहरीच्या दाण्याप्रमाणे दिसते प्रलयकाली जेव्हा यांना विश्वाचा संहार करण्याची इच्छा होते तेव्हा क्रोधाने फिरणाऱ्या यांच्या मनोहर भुकुटी मध्यातून संकर्षण क्रोधाने फिरणाऱ्या यांच्या मनोहर भ्रुकुटी मध्यातून संकर्षण नावाचे रुद्र प्रकट होतात त्यांच्या समूहाची संख्या अकरा आहे त्या सर्वांना प्रत्येकी तीन डोळे असून त्यांच्या हातात त्रिशूळ असतात भगवान संकर्षणांच्या दोन्ही चरणकमळांची स्वच्छ तांबूस वर्णाची नखे रत्नाप्रमाणे दैदिप्यमान आहेत जेवा श्रेष्ठ भक्तांसह अनेक नागराज अनन्य भक्तिभावांनी त्यांना प्रणाम करतात तेव्हा नखमण्यांमध्ये त्यांच्या कुंडल कांतीमंडित कमनीय गाल असणाऱ्या मनोहर मुखकमलाची मनमोहक शोभा दिसते तेव्हा त्यांचे मन आनंदाने भरून जाते अनेक ना, नागराजांच्या कन्या विविध कामना मनाशी बाळगून त्यांच्या अंगावर चांदीचा खांबाप्रमाणे सुशोभित अशा त्यांच्या कड्यांनी शोभणाऱ्या लांब, शुभ्रवर्ण सुंदर बाहुवर अष्टगंध चंदन आणि कुंकुमाचा लेप करतात त्यावेळी त्यांच्या अंगस्पर्शाने रोमांचित झालेल्या नागकन्यांच्या हृदयात कामसंचार होतो तेव्हा त्या त्यांच्या विव्वल झालेल्या करुणामय तांबूस नयनकमलानी सुशोभित तसेच प्रेममदाने आनंदित झालेल्या मुखारविंदाकडे मधुर मनोहर हास्य करीत लज्जित भावनेने निरखून पाहू लागतात ते अनंत गुणांचे सागर आदिदेव भगवान अनंत आपल्या असहनशीलतेला आणि रागाच्या वेगाला आवरून धरून तेथे सर्व लोकांच्या कल्याणासाठी का विराजमान आहेत देव असुर नाग सिद्ध गंधर्व विद्याधर आणि मुनिगण भगवान अनंतांचे ध्यान करतात त्यांचे नेत्र नेहमी प्रेमभराने आनंदित छंचल आणि भावपूर्ण असतात ते लालित्यपूर्ण वचनामृताने आपले पार्षद आणि देवसमुदायाला संतुष्ट करीत असतात त्यांच्या अंगावर निळवस्त्र आणि कानात फक्त एक कुंडल झगमगत असते तसेच त्यांचा पवित्र आणि सुंदर हात नांगरांच्या मुठीवर ठेवलेला असतो उदारलीला करणारे हे भगवान शंकरषण गळ्यात वैजंती माळा धारण करतात ती इंद्राच्या हत्ती जो ऐरावत त्याच्या गळ्यात असलेल्या सुवर्ण साखळीप्रमाणे दिसते ती कधी कोमेजत नाही तिच्यावरील ताज्या तुळशीचा गंध आणि गोड मकरंद यांनी धुंद झालेले भ्रमर नेहमी मधुर गुंजारव करीत तिची शोभा वाढवतात परीक्षिता अशा महात्म्य श्रवणाने आणि ध्यान केल्याने भगवान अनंत मुमु भगवान अनंत मुमुक्षंच्या हृदयात प्रकट होऊन त्याच्या अनादि कालापासून कर्मवासनाने उत्पन्न झालेल्या सत्वरज तमोगुण गुणमयुक्त अविद्यामय हृदयग्रंथी ताबडतोब तोडून टाकतात एकदा ब्रह्मदेवांचे पुत्र भगवान नारदांनी तुंबरू गंधर्वांसह त्यांच्या गुणांचे ब्रह्मदेवांच्या सभेमध्ये याप्रमाणे गायन केले होते ज्यांच्या दृष्टिक्क्षेपानेच जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाला कारणीभूत असणारे सत्वादी प्रकृतीचे गुण आपल्या कार्याला समर्थ होतात ज्यांचे स्वरूप अनंत आणि अनादी आहे तसेच ज्यांनी एकटे असूनही या विविध प्रपंचाला आपल्या धारण केले आहे त्या भगवान शंकरषणांचे तत्व कोण कसा जाणू शकेल ज्यांच्यामध्ये हा सर्व कार्यकारणरूप प्रपंच भासमान होत आहे तसे ज्याल भक्तांसे कर, चित्त आकर्षित करना नीह पराक्रमा रूप लीला पराक्रमी सिंहाने सहाने ही आदर्श मानन तिचे अनुकरण के लिए है तदारवीर भगवान संकर्षण ने आमी कृपा करून कर विशुद्ध सत्वमय शरीर धारण के लिए ज्यांच्या ऐकलेल्या किंवा ऐकविलेल्या नावाने नावाचे एखाद्या पीडिताने किंवा पतित पुरुषाने अकस्मात किंवा थट्टेने सुद्धा उच्चारण केले तर तो पुरुष दुसऱ्या पुरुषांची सारी पापे तत्काळ नष्ट करतो अशा शेष भगवनांना सोडून मुमुक्षु पुरुष आणखी कोणाचा आश्रय घेईल पर्वत नद्या समुद्र प्राणी इत्यादींसह हे संपूर्ण भूमंडल त्या सहसवांच्या एका मस्तकावर एका रजक्रणाप्रमाणे ठेवलेले आहे ते अनंत आहेत म्हणून त्यांच्या पराक्रमाला काही सीमा नाही एखाद्याला हजार जिभा असल्या तरी सुद्धा तो सर्वव्यापक भगवंतांच्या पराक्रमांची गणना कशी करू शकेल वास्तविक त्यांचे शौर्य असंख्य गुण आणि प्रभाव अमर्याद आहेत असे प्रभावशाली भगवान अनंत रसा तलामे मध्य स्थित स्वतंत्र ले है सर्वलोक स्थिति लीलेने पृथ्वी धारण के लिए भोग कामना कर पुरुषां कर्मानुसार प्राप्त होना भगवंता रचले हाच गति जशा गुरुमुख्या तशा तुला संगित हे राजा रूप धर्माचा परिणाम म्हणून प्राप्त होणाऱ्या मनुष्याच्या ज्या परस्पर विलक्षण उच्च नीच नीचगती आहेत त्या इतक्याच आहेत त्या तुझ्या प्रश्नावर मी तुला सांगितल्या आणखी काय सांगू इतिमद्भागवते महापुराणे पारमहुश्याम संहितायां पंचमस्कंधे भूविवर विध्युर्पर्वण नाम पंचवीसध्याय श्रीकृष्णापणमस्तू हरये नम